अध्याय बारावा इक्ष्वाकू वंशाच्या अन्य राजांचे वर्णन श्री शुकाचार्य म्हणतात कुशाचा पुत्र झाला अतिथी त्याचा निषेध निशद। निषेधाचा नव, नभाचा पुंडरी आणि पुंडरिकाचा क्षेमधनवाचा धन्वा। देवानिक देवानिकाचा अनिह हा। अनिहाचा पारियात्र पारियात्राचा बलस्थल आणि बलस्थलाचा पुत्र झाला वज्रनाभ हा सूर्याचा अंश होता वज्रनाभापासून खगण खगणापासून विध्रती विध्रुतीपासून हिरण्यनाभ उत्पन्न झाला हा जैमिनीचा शिष्य आणि योगाचार्य होता कोसल निवासी याज्ञवल्क ऋषींनी त्याचे शिष्यत्व स्वीकारले आणि त्याच्याकडून अध्यात्म योगाचे शिक्षण घेतले तो योग हृदयाची अज्ञानग्रंथी तोडणारा तसेच परमसिद्धी देणारा होता हिरण्यनाभाचा पुष्य पुष्याचा ध्रुव संधी ध्रुव संधीचा सुदर्शन सुदर्शनाचा अग्निवर्ण अग्निवर्णाचा शीघ्र शीगर आणि शीघ्राचा पुत्र मरु झाला मरुने योग साधनेने सिद्धी प्राप्त करून घेतली आणि तो सध्याही कलाप नावाच्या गावात राहतो कलियुगाच्या शेवटी सूर्यवंश नाहीसा झाल्यावर तो त्याचे पुनरुज्जीवन करील मरूपासून प्रसुश्रुत त्याच्यापासून संधी आणि संधीपासून अमरषणाचा जन्म झाला अमरषणाचा महस्वान आणि महस्वानाचा विश्वसाह्व विश्वसाहचा प्रसनजीत प्रसेनजिताचा तक्षक आणि तक्षकाचा पुत्र बृहद बल झाला परीक्षिता या बृहद बलाला तुझ्या पित्याने अभिमन्युने मारले इक्ष्वाकुवशाचे इतके राजे होऊन गेले आता येथून पुढे होणाऱ्या विषयी आई बृहद बलाचा पुत्र बृहद्रण बृहद्रणाचा उरुप्रिय त्याचा वत्सवृद्ध वत्स्यवृद्धाचा प्रतिव्योम प्रतिव्योमाचा भानू आणि भानूचा पुत्र होईल सेनापती दिवाक दिवाचा वीर सहदेव सहदेवाचा बृहदश्व ब्रुधश्वा, बृहदश्वाचा भानुमान भानुमानाचा प्रतिकाश्व आणि प्रतिकाश्वाचा पुत्र होईल सुप्रतिक सुप्रतिकाचा मरुदेव मरुदेवाचा सुनक्षत्र नक्षत्रा। सुनक्षत्राचा पुष्कर पुष्कराचा अंतरिक्ष अंतरिक्षाचा सुतपा आणि त्याचा पुत्र अमित्रजीत होईल अमित्रजितापासून बृहदराज बुर, बृहद राजापासून बरही बर्ही पासून कृतंजय कृतंजयापासून रणंजय आणि त्यापासून संजय होईल संजयाचा शाक्य त्याचा शुद्धोद शुद्धोदाचा लागल लागलाचा प्रसेनजीत आणि प्रसेनजिताचा पुत्र क्षुद्रक होईल क्षुद्रकापासून रणक रणकापासून सुरथ आणि सुरथापासून या वंशातील शेवटचा राजा सुमित्र याचा जन्म होईल हे सर्वजण बृहद बलाचे वंशज होतील इक्ष्वाकुंचा हा वंश सुमित्रापर्यंतच राहील कारण सुमित्र राजा झाल्यानंतर कलियुगात हा वंश समाप्त होईल अध्याय बारावा समाप्त